चला ओळखूया पाय आहेत मला चार शेपूट आहे माझी लहान मी करते बेन्स बेन्स ओळखा पाहू मी कोण उत्तर बकरी उभा राहूनच तो झोपतो आडवा कधी होत नाही असा कोणता प्राणी आहे जो दौडतो मात्र दूर दूर उत्तर घोडा खूप दमलो की करतो खूजेवाहुन नो एक का आला मला राग तर मी देतो चांगली लाथ उत्तर गाढ़व दोन सुपे आणि मुसळे चार समोर लोमते आहे तलवार शेपूट मजी लहान मिरणुकीत मजी शान ओढ़खा पाहू, करा विचार उत्तर हत्ती मलका देन प्राण घराचा मी रखवालदार आहे मी दोस्त इमानदार मग सांगा मी कोळ उत्तर कुत्रा पाण्यात राहते मी मजेत जमिनीचं नाही मला प्रेम मासा पाय माझे चार फूट मान माझी सहा फूट शेपूट माझी तीन फूट हिरवंगार जंगल आहे माझे घर जिराफ पिवळा दाढीवाल्याच्या गर्जनेला भितात सारे अरण्यात जेव्हा येतो तो, तो घाबरून लपतात सारे सिंह झाडावर मी चुरूचुरू चरते पाठीवर माझा रंग तीन उड्या मारत फांद्यांना दिसते नेहमी मी तुम्हाला खार मान माझी लांब पाठीवर आहेत उंचवटे पोटात भरून पाणी वाळवंटात राहतो मी आनंदात उंट चोर पावलांनी येते पण चोर नाही उड्या मारून पकडते पण पोलीस नाही दूध पिते पण लहान बाळ नाही मांजर मला आहेत पाय आठ चालतो मी वाकडा तिकडा सरर मी कधी जातच नाही सांगा बरं माझं नाव खेकडा अंड्यातून मी बाहेर येतो तेव्हा असते मला एक शेपूट मोठा झालो की चार पायांनी पाण्यात उड्या मारत खेळतो दराव डराव असे गाणे गातो भूक लागली की कीडे खातो बेडूक राहतो मी जमिनीवर विहिरीत तळ्यात आणि समुद्रात धोका दिसला की दोके लपवतो माझ्या भक्कम कवचात कासव आपल्या बाळाला दूध पासतो छपराला हा उलटा लटकतो अंधारात मजेत फिरतो निरारच आहे जग याच वटवाघोळ आहे मोठा तगडा आणि रंग याचा काळा अंगभर आहेत केस गुरगुरून सर्वांना घाबरवतो डोंगरावर वा जंगलात राहतो अस्वल पिल्लाला माझ्या पोटाशी धरून मी तर चढते झाडावर फांद्यांना धरून उड्या मारते झोके घेत मजेमजेचे तोंड करते माकड सहज मी भिंतीवर चढते शेपूट टाकून जीव वाचवते घराची मी मैत्रीण विषारी किड्यांची मी शत्रू यावरून ओळखा बरं मी कोणते पाल